ولو اننا نزلنا اليهم الملائكه وكلمهم الموتى وحشرنا عليهم وحشرنا عليهم كل شيء قبلا ما كانوا ليؤمنوا الا ان يشاء الله ولكن اكثرهم يجهلون در म्हणजे त्यांच्यावर फरिश्ते तरी उतरवले असते आणि मृत लोक त्यांच्याशी बोलले जरी असते आणि जगात भरतील वस्तू जरी यांच्या दृष्टी समोर गोळा केल्या असत्या तरी सुद्धा यांनी इमान आणलं नसत ही गोष्ट वेगळी की अल्लाच मनोरथ हेच असावं की यांनी कमा वमा आणि आम्ही तर अशा प्रकारे नेहमी शैतान मानव आणि शैतान जीन यांना प्रत्येक नबीचे शत्रू बनवला आहे जे एक दुसऱ्यावर आकर्षक गोष्टी धोकेबाजी आणि फसवणूक म्हणून प्रकट करत राहिले आहेत जर तुमच्या रबची ही इच्छा असती की त्यांनी असे करू नये तर त्यांनी कधीही केलं नसतं म्हणून तुम्ही त्यांना त्यांच्या तन्न स्थितीत सोडून द्या कि त्यांनी कुभंड रचित राहावं हे सर्व काही आम्ही त्यांना याच करता करू देत आहोत कि जे लोक परलोकावर इमान राखत नाहीत त्यांची हृदय या आकर्षक फसवणुकीकडे आकर्षली जावीत आणि त्यांना ते प्रसन्न व्हावेत आणि त्या वाईट गोष्टींची कमाई करावी ज्यांची कमाई ते करू इच्छितात मग ज्याची वस्तुस्थिती अशी आहे तर काय मी अल्लाखेरीज इतर कोणी निर्णय लावणारा शोधावा खर पाहता त्याने तर सर्व तपशिला आहे आणि ज्या लोकांना तुमच्या रबच वचन सत्य आणि न्यायाच्या दृष्टीने परिपूर्ण आहे कोणी त्याच्या आदेशांना बदलणारा नाही आणि तो सर्व काही ऐकतो आणि जाणतो आणि हे पैगंबर सल्ली अल वसलम जर तुम्ही त्या लोकांतील बहुसंख्याकांच्या सांगण्यावरून वागू लागला जे भूतलावर वास्तव्य करून आहेत तर ते तुम्हाला अल्लाच्या मार्गापासून भ्रष्ट करतील ते तर फक्त कल्पनेच्या आधारे चालतात आणि तर्क लटवतात खरं पाहता तुमचा रब अधिक चांगल्या प्रकारे जाणतो की कोण त्याच्या मार्गापासून हटला आहे आणि कोण सरळ मार्गावर आहे मग जर तुम्ही लोक अल्लाच्या आयतींवर इमान राखता तर ज्या जनावरांवर अल्लाचा नामोच्चारण केला गेला आहे त्याचा बर कारण काय आहे अल्लाह ना वस्तु, वस्तु, वस्तु, वस्तु अगर सर्व परिस्थिति अल्लाह निशिद लोकस्थिति अभी है कि ज्ञाविना केवल अपने इच्छेपोटी पथभष्ट करना गोषी करता मरयादा ओलाढ़ तुम्स रब चंगे जानते तुम्ही रहा आणि गुप्त गुन्ह्यापासून सुद्धा जे लोक पापांची कमाई करतात ते आपल्या या कमाईचा मोबदला अवश्य प्राप्त करतील आणि त्याच मांस खाऊ नका असं करणं अवैज्ञा होय शैताना आपल्या सोपत्यांच्या मनात शंका आणि आक्षेप भरवतात ते या करतात की त्यांनी तुमच्याशी भांडण करावं परंतु जर तुम्ही त्यांची आज्ञा मानली तर निश्चितपणे तुम्ही अनेकेच प्रवादी आहात मन कमं मतलु। कमं मतलु। तो मनुष्य कि जो अगोदर मृत होता मग आम्ही त्याला जीवन दिलं आणि त्याला प्रकाश प्रदान केला कि ज्याच्या उजेडात तो लोकांमध्ये जीवनाची वाटचाल करतो तो त्या माणसासारखा होऊ शकतो काय कि जो अंधकारात पडलेला असावा आणि कोणत्याही प्रकारे त्यातून बाहेर पडत नसावा का करता तर त्यांची कृत्य अशाच प्रकारे आकर्षक बनवण्यात आली आहेत आणि अशाच प्रकारे मी प्रत्येक वस्तीत तिच्या मोठमोठ्या अपराध्यांना गुंतवलं आहे की तेथे त्यांनी आपल्या कुटील नीतीचं जाळं पसरावं खरं पाहता आपल्या कुटील त्याच्या जाळ्यात स्वतःच गुरु पटतात परंतु त्यांना त्याचं भान नाही वादि <Sessizatsi> वाद जेव्हा त्यांच्या समोर एखादी आयात येते तेव्हा ते सांगतात आम्ही मान्य करणार नाही जोपर्यंत की ती गोष्ट स्वतः आम्हाला दिली जात नाही जी अल्लाच्या प्रेषितांना दिली गेली आहे अल्ला अधिक चांगल्या प्रकारे जाणतो की आपल्या प्रेषितांचं काम कोणाकडून घ्यावं आणि कसं घ्यावं जवळच आहे तो का की जेव्हा या अपराधींना आपल्या कुठील ते अपमान आणि कठोर यातनेला सामोरं जावं लागेल فَمَن يُرِدِ اللَّهُ يَهْدِيَهُ يَشْرَحْ صَدْرَهُ صَدْرَهُ لِلْإِسْلَامِ وَمَن يُرِدْ أَن يُضِلَّهُ يَجْعَلْ म्हणून ही वस्तुस्थिती आहे कि ज्याला अल्लाह मार्गदर्शन प्रदान करण्याची इच्छा करतो त्याची छाती इस्लाम करता मोकळी करतो आणि ज्याला प्रथमेत गुरफट विण्याची इच्छा करतो त्याच्या छातीला संकुचित बनवतो आणि अशा प्रकारे दाखतो की इस्लामची कल्पना करताज, त्याला असं वाटू लागत जणू त्याचा आत्मा वर आकाशाकडे गमन करत आहे अशा प्रकारे अल्ला सत्यापासून पलायन आणि त्याची द्वेषाची अपवित्रता त्या लोकांवर प्रस्थापित करतो जे इमान आणत नाहीत वास्तविकत हा मार्ग तुमच्या रबचा सरळ मार्ग आहे आणि त्याची चिन्ह त्या लोकांकरता स्पष्ट केली आहेत जे उपदेश आत्मसात करतात त्यांच्या रबजवळ त्यांच्याकरता शांतीचं निवासस्थान आहे आणि तो त्यांचा वाली आहे त्या उचित कार्यप्रणालीमुळे जी त्यांनी अंगीकारली وَيَوْمَ يَحْشُرُهُمْ جَمِيعًا يَا مَعْشَرَ الْجِنِّ قَدِ اسْتَكْثَرْتُم مِّنَ الْإِنسِ وَقَالَ أَوْلِيَاؤُهُم مِّنَ الْإِنسِ رَبَّنَا اسْتَمْتَعْ بَعْضَنَا بِبَعْضٍ وَبَلَغْنَا أَجَلَنَا الَّذِي أَجَّلْتَ لَنَا قَالَ النَّارُ مَثْوَاكُمْ قَالِدِينَ فِيهَا إِلَّا مَا شَاءَ اللَّهُ إِنَّ رَبَّكَ حَكِيمٌ عَلِيمٌ ज्यादा अल्लाह या सर्वान घेरुन एकत्र तो कर फरमा समुदाय चले मानवी जो पालन करत्या आमांत एकमे च हाथ लम्हके पेन पोचल आहोत् जी तू आम सा निश्चित होती अल्लाह फरमावील बरतर अग्नि तुम्हें निवासस्थान है सदैव रहाल तेच परलोक जालिमान एकमेक बनवू में जिथे जगत एक दुसर सहकार कर يا معشر الجن والانس الم ياتكم رسل منكم يقصون عليكم اياتي يقصون عليكم اياتي وينذرونكم لقاء يومكم هذا قالوا شهدنا على انفسنا وغرتهم الحياه الدنيا وشهدوا على انفسهم انهم كانوا كافرين تبرسنجي <تصفيق> الله تعالى هي دي كده بتشاليل कि भी जीन आणि नव समुदाय स्वतः तुम्हारे जेषित आते तुम्हारा ऐसा परिणाम होय आम्मी आमुद्ध स्वत ग्वा दी आहोत् आज लौकिक जीवना ने लोकना हसवला है परंतु स्वतः अपने विरुद्ध ग्वाही देखे कि ते काफिर होते। या जाईल हे सिद्ध की रब अनभिज्ञ असावेत मा मा प्रत्येक माणसाचा दर्जा त्याच्या कृत्यानुसार आहे आणि तुमचा रब लोकांच्या कृत्यापासून गाफील नाही तुमचा रब निरपेक्ष आहे आणि कृपा त्याचा शिस्त आहे जर तू इच्छील तर तुम्हाला नेईल आणि इतर छिल तुम्हाला इतर का वंशात उभिन तुम्हारा ज्यादा वचन दल जी निश्चित तुम्ही अल्ला करण्याचं सामर्थ्य बाळत नाही हे पैगंबर सल्लेला सल्लम सांगून टाका की लोक हो तुम्ही आपल्या जागी कृत्य करत राहा आणि मी सुद्धा आपल्या जागी कृत्य करत आहे लवकरच तुम्हाला माहित पडेल कि शेवट कोणाकरता बेहतर ठरणार आहे अशी वस्तुस्थिती आहे की अत्याचारी केव्हाही सफल होऊ शकत नाही स्वतः त्या उत्पन्न केलेल्या शेती आणि जनावरांपैकी एक वाटा ठरवला आहे आणि सांगतात की हा अल्लाह करता आहे स्वकल्पने आणि ह्या आम्ही ठरवलेल्या ईश भागीदारी करता मग जो वाटा त्यांनी ठरवलेल्या भागीदार देवांकरता आहे तो तर अल्ला ना पोचत नाही परंतु जो अल्लासाठी आहे तो त्यांच्या भागीदार देवांना पोहोचतो किती वाईट निर्णय वा घेतात हे लोक आणि अशाच प्रकारे कित्येक बहुदेव वाद्यांसाठी त्यांच्या भागीदार देवांनी त्यांच्या मुलांच्या हत्येला आकर्षक बनवला आहे जेणेकरून त्यांनी त्यांना विनाशात टाकावं आणि त्यांच्या करता त्यांचा धर्म शंकास्पद बनवावा जर अल्ला इच्छिल असत तर त्यांनी ते तसं केलं नसतं म्हणून त्यांना सोडा की यांनी आपल्या कुंभड रचण्यास बिमा सांगतात की ही जनावर आणि ही शेती सुरक्षित आहेत हे निर्बंध त्यांचे स्वनिर्मित आहेत मग काही जनावर आहेत ज्यांच्यावरच पार होणं आणि ओझू लादणं निशिद्ध केलं गेलं आहे आणि काही जनावर आहेत ज्यांच्यावर हे अल्लाहाचं नामोच्चारण करत नाहीत आणि सर्व काही त्यांनी अल्लावर मिठ्ठा रचले आहे लवकरच अल्ला त्यांना त्यांच्या कुंभड रचण्याचा बदला देईल अल्लावर मिठ्ठा आहे लवकरच अल्ला त्यांना त्यांच्या कुंभड रचण्याचा बदला देईल आणि सांगतात कि जे काही या जनावरांच्या पोटात आहे हे पुरुषांकरता विशिष्ट आहे आणि आमच्या स्त्रियांसाठी निषिद्ध आहे परंतु जर ते मृत असेल तर ते खाण्यात दोघ सामील होऊ शकतात या गोष्टी ज्या ज्यांनी रचल्या आहेत त्यांचं फळ अल्ला त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही हे संशय तो बुद्धिमान आहे आणि सर्व गोष्टींची त्याला खबर आहे कद खचितच तो आले ते लोक ज्यांनी आपल्या मुलांना अज्ञानानं आणि नादांपणे ठार केलं आणि अल्लाच्या दिलेल्या रोजीला अल्लावर थोटान रचून निश्चिद्ध मानलं निश्चितच ते मार्गभ्रष्ट झाले आणि कदापि ते सरळ मार्ग प्राप्त करणाऱ्यांपैकी नव्हते وَهُوَ الَّذِي أَنشَأَ جَنَّاتٍ مَعْرُوشَاتٍ وَغَيْرَ مَعْرُوشَاتٍ وَالزَّرْعَ أُكُلُهُ وَالزَّيْتُونَ وَالرُمَّانَ مُتَشَابِحًا وَغَيْرَ وَالزَّرْعَ وَالزَّيْتُونَ तो अल्लाचा आहे त्याला तर बागा आणि वेलीनचे लता मंडपी उद्यान आणि पानथळ ओएसीस निर्माण केले शेती उगवली ज्यापासून विविध प्रकारची खाद्यान प्राप्त होतात त्यानं जैतून ऑलिव्ह आणि डाळींची झाडं निर्माण केली त्यांची फळं स्वरूपात सदृश्य बाहारात आणि स्वादात विभिन्न असतात खा यांची फळं जेव्हा भरतील आणि अल्लाचा हक्क अदा करा तेव्हा त्याचं पीक कापाल आणि मर्यादेचं उल्लंघन करू नका अल्लाह मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांना पसंत करत नाही चतुष्पादापैकी ती जनावर देखील निर्माण केली ज्यांच्याकडून स्वारी आणि ओझ वाढण्याची कामं घेतली जातात आणि ती जनावर देखील जे खाण्याच्या आणि अंथरण्याच्या उपयोगी पडतात खात्या वस्तूतून ज्या अल्लाहने तुम्हाला प्रदान केल्या आहेत आणि शैतांचं अनुकरण करू नका कि तो तुमचा अवघड शत्रू आहे आठ नर आणि मागे आहेत दोन मेंढ्यांच्या जातीचे आणि दोन श्रयांच्या जातीचे हे पैगंबर सल्ला विचारा की अल्ला आहे की माद्या अथवा ती कोकण आणि चळ्यांच्या आधारे सांगा जर तुम्ही खरे असाल आणि अशाच तऱ्हेनं दोन उंटांच्या जातीचे आणि दोन गायीच्या जातीचे विचारा त्यांचे नर अल्लानं हराम केलेले आहेत अथवा माद्या कि वासरं जी उंटीळ आणि जी गायीच्या पोटात आहेत काय तुम्ही त्यावेळी हजर होता हे हराम होती जेव्हा अल्लाची माणसापेक्षा करावं निसंशय अल्लाह अशा जालिमांना सरळ मार्ग दाखवत नसतो इल्ला फइन्न हे पैगंबर सल्लेम यांना सांगा की जे दिव्य प्रकटन वय्य माझ्याजवळ आलं आहे त्याच्यात तर मला कोणतीही वस्तू अशी आढळत नाही जी एखाद्या खाणाऱ्यासाठी निश्चिद्ध असावी याखेरीज किती मृत असावी किंवा सांडलेलं रक्त अथवा अथवाच मांस जे अशुद्ध आहे अथवा अशी अवैध कि अल्ला शिवाय इतर कोणाच्या नावानं प्राणी कापला गेला असावा मग एखाद्यानं नायलाजन यांच्यातील एखादी वस्तू खाल्ली याखेरीज की तो अवैज्ञा करण्याची इच्छा बाळगत असावा आणि याखेरीज की तो गरजेच्या मर्यादेचं उल्लंघन करत असावा तर निशय तुमचा रमा करणारा आणि दया दाखवणार आहे आणि ज्या लोकांनी यवदू धर्मा अवलंबला त्यांच्यासाठी आम्ही नखधारे सर्व प्राणी निशिद्ध केले होते आणि बकरीची चरबी देखील या व्यतिरिक्त असावी हा लागलेली असावीची शिक्षा दिली होती आणि हे जे काही आम्ही सांगत आहोत अगदी खरं सांगत आहोत आणि आता जर त्यांनी तुम्हाला खोटं ठरवलं तर त्यांना सांगा की तुमच्या रथचं कृपाछत्र विस्तृत आहे आणि अपराध्यांपासून त्याचा प्रकोप परतावला जाऊ शकत नाही हे अनेकेश्वरवादी लोक तुमच्या या गोष्टींच्या उत्तर दाखल जरूर सांगतील की जर अल्ला इच्छिल असत तर आम्ही शिर्क अनेकेश्वरवाद केलं नसतं अने आणि आमच्या वाडवडलांनी देखील आणि आम्ही एखाद्या वस्तूला हराम देखील ठरवलं नसतं अशाच खोट्या गोष्टी रचून रचून यांच्या पूर्वीच्या लोकांनी सर्दी शेवटी आमच्या प्रकोपाचा आस्वाद त्यांनी चाखला त्यांना सांगा तुमच्याजवळ काही ज्ञान आहे काय जे तुम्ही आमच्या समोर सादर करू शकाल तुम्ही तर केवळ कल्पने चालत आहात नुसते तर्क लढवत आहात सांगा तुमच्या या उज्जतींविरुद्ध सत्याप्रत येणारे बोध प्रमाण तर अल्ला पाशी आहे निसंशय जर अल्ला इच्छिल असत तर तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं असतो यांना सांगा की आण आपले ते दे साक्षीदार जे या गोष्टीची साक्ष देतील कि अल्लानेच या वस्तू हराम केल्या आहेत मग जर त्यांनी साक्ष दिली तर तुम्ही त्यांच्याबरोबर ग्वाही देऊ नका आणि त्यांच्या इच्छेच मुळीच अनुसरण करू नका ज्यांनी आमच्या आयती खोट्या ठरवल्या आहेत आणि जे मरणोत्तर जीवनाचा इन्कार करतात आणि जे इतरांना आपल्या रबचा समकक्ष ठरवतात कोणते निर्बंध घातले आहेत हे की त्याच्या समोर कुणालाही भागीदार बनवू नका आणि आईवडिलांशी नेक व्यवहार करा आणि आपल्या संततीला दारिद्र्याच्या भीतीने ठार मारू नका आम्ही तुम्हाला देखील रोजी देतो आणि आणि आणि जवरकू न सत्यानिशी गोषी है जो आदेश कदाचित तुम्हें बुद्धि उपयोग करा आणि हे की अनाथाच्या संपत्ती जवळ जाऊ नका परंतु अशा मार्गानं तिचा उत्तम असावा येत पावेतो की त्यानं प्रौढत्व गाठावं आणि वजनमापात काटेकोर न्याय पाहा जवाबदारी का सेना। अल्ला करारा करा। या आदेश अल्लाह ने तुम्हारा कदचित तुम्हें उपदेशा स्वीकार करा म्हणून याच मार्गावर चला आणि इतर मार्गावर चालू नका कि ते त्याच्या मार्गापासून हटवून तुम्हाला परागंदा करतील हाच आहे तो आदेश जो तुमच्या रबने तुम्हाला दिला आहे कदाचित तुम्ही वक्रचालीपासून दूर राहाल मग आम्ही मुसाल इस्लाम यांना ग्रंथ प्रदान केला होता जो सद्वर्तनाचा अंगीकार करणाऱ्या माणसांवर देणगीची परिपूर्तता आणि प्रत्येक आवश्यक गोष्टीचा तपशील आणि पुरेपूर मार्गदर्शन आणि कृपा होता आणि यासाठी बनी ना दिला गेला होता कि कदाचित इलाटी वो अशाच प्रकारे हा ग्रंथ उतरवला है एक बरकतवान ग्रंथ तुम्ही तुम्हें अल्लाह लिवन वगा दुरापास नहीं की तुम्हारे दया कि अला आता तुम्ही असं सांगू शकणार नाही की ग्रंथ तर आमच्या पूर्वीच्या दोन समूहांना दिले गेले होते आणि आम्हाला काहीच माहित नव्हतं कि ते काय पडत आणि पडवत असत आयातीन सूमूसली फुण आणि तुम्ही आता हा बहाणा देखील करू शकत नाही की जर आमच्यावर ग्रंथ उतरवला गेला असता तर आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त सरळ मार्गी सिद्ध झालो असतो तुमच्याकडे तुमच्या कड़ून उज्ज्वल प्रमाण आणि मार्गदर्शन आणि कृपा आलेली आहे आता त्याच्यापेक्षा मोठा जालीम कोण असेल जो अल्लाच्या आयती खोट्या ठरवत असावा आणि त्यांच्यापासून पराडमुख होत असावा जे लोक आमच्या आयतीपासून पराडमुख होतात त्यांना या तोंड फिरवण्याबद्दल आम्ही अत्यंत वाईट शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही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 आता या प्रतीक्षेत आहेत की फरिश त्यांनी त्यांच्या समोर येऊन ठेवावं अथवा तुमचा रब स्वत यावा किंवा तुमच्या रबच्या काही स्पष्ट निशाण्या प्रकट व्हाव्यात ज्या दिवशी तुमच्या रबच्या काही विशिष्ट निशाण्या प्रकट होतील तेव्हा मग एखाद्या अशा माणसाला त्याचा इमान काहीही लाभ पोहोचवणार नाही ज्याना अगोदर इमान आणलं नसेल किंवा ज्यानं आपल्या इमानमध्ये कोणताही भलेपणा कमावला नसेल हे पैगंबर सल्लेम यांना सांगा की बरं तुम्ही वाट पहा प्रतीक्षा करते आहोत्